स्कंध सातवा अध्याय एकतीसावा देवाने स्तुती केल्यामुळे देवी प्रसन्न होते जन्मेजयाने कृतार्थ होऊन व्यासांना विचारले हे भगवन आपण पूर्वीच सांगितले आहे की हिमालय पर्वतावर त्या शक्तीचे तेज प्रकट झाले पण ते कसे झाले केव्हा प्रकट झाले हे आपण मला सांगा शक्ती देवीच्या या कथारुपी अमृताचा कधीच कंटाळा येत नाही इतकेच काय पण मला तर असे वाटते की जो ही देवीची कथा श्रवण करील त्याला देवांच्या मृत्यूपासूनही भय प्राप्त होणार नाही इतकी ही कथा आवीट आणि परमपवित्र आहे व्यास म्हणाले हे राजा तू खरोखरच अत्यंत निष्कपट बुद्धीने हे देवीचे पुराण ऐकत आहेस म्हणून तू अत्यंत धन्य आहेस तू कृतार्थ असून तुला महात्म्यांनी खरोखरच योग्य असे शिक्षण दिले आहे म्हणून तू अत्यंत भाग्यवान आहेस असे मला वाटते आता पुढे काय घडले ते ऐक सतीचा देह अग्नित दग्ध झाल्यावर भगवान शंकर इथं तथ दुःख व्याकुळ होऊन सदैव भटकू लागले काही ठिकाणी ते स्थिरही राहिले त्यांचे मन प्रपंचातून उडून गेले ते अत्यंत उद्विग्न झाले होते अखेर आपले मन त्यांनी आत्म्यात लीन केले आणि आत्मज्ञानाने ते भगवती देवीच्या स्वरूपाचे चिंतन करू लागले आणि सर्व त्यांनी तिच्या ध्यानातच घालवला पर्वत, समुद्र, द्वीपे, चराचर, त्या शंकरावि चिंता निर्माण होऊन आता स्वतःविषयीच्या चिंता निर्माण झाल्या सर्वजण व्याकुळ झाले सर्व लोक उदासीन झाले आणि नित्य दुःखरूपी सागरात ते बुडून गेले त्या कडे सर्वजण रोगग्रस्त अभावामुळे सर्व आधी भौतिक आणि कोठेही आनंद आणि चैतन्य राहिले नाही अशा या दुष्टचक्राचे वेळी ब्रह्मदेवाची तारकासुराने अपार स्तुती केल्यामुळे ब्रह्मदेव तारकासुरावर प्रसन्न झाला होता त्याने तारकासुराला याच वेळी अनवधानतेने वर दिला वर प्राप्तीमुळे तारकासुर उत्तर जिंकून तो सर्वांचा मृत्यूविषयी एकच कारण इष्ट होते पण सांप्रत्य कसे शक्य होणार शंकराला जो औरस पुत्र होईल तोच त्या तारकासुराचा वध करू शकणार होता आणि भगवान शंकराला यावेळी भार्या नव्हती शंकराला आता पुत्र लाभ होणे शक्य नाही असे जाणून तारकासुर आनंदाने भयानक गर्जना करीत होता तो सर्व देवांना सारखा त्रस्त करून सोडित होता देवांच्या स्वस्थानापासून तारकासुराने देवांना भ्रष्ट केले होते शंकराला सांप्रत अवरस पुत्र नसल्याने सर्व देव अत्यंत चिंताग्रस्त झाले त्यांना काहीही उपाय सुचेना या शंकराला पुत्रप्राप्ती कशी होणार आम्ही देव असून सांप्रत दुर्भागी झालो हो। आहोत आता आमचे कसे होणार या विचाराने देव शोकमग्न झाले होते अखेर सर्वजण वैकुंठ लोकाप्रत गेले विष्णूला एकांतात वेढून देवानी सर्व आपली अवस्था विष्णूच्या कानावर घातली भगवान विष्णू म्हणाले अहो सुरवरानो मणी द्वीपात राहणारी आणि आपल्या इष्ट पूर्ण करणारी ती माहेश्वरी शिवा जागृत आहे तेव्हा तिचा आपणाला एवढा मोठा आधार असताना तुम्ही इतकी चिंतामग्न का होता? अहो, आमच्या हातून अनेक चुका घडतात आम्ही आहोत म्हणून ती देवी आमची उपेक्षा करते नाही तर आमची उपेक्षा केल्यामुळे आमचा नाश व्हावा अशी तिची इच्छाच नाही तिचा हेतू शुद्ध आणि योग्य असतो आम्हाला योग्य तो धडा मिळून आम्ही शहाणपण शिकावे म्हणूनच ती जगन्माता आम्हाला अधून मधून शिक्षा करीत असते अहो बालकाने प्रेमाने पालन पोषण करणाऱ्या मातेने एखादी वेळी बालकाला ताडण केले तर त्यात मातेचा निष्ठुरपणा नसतो तसेच सर्वांचे नियमन करणाऱ्या जगनमातेने आपल्या गुणदोषांमुळे आपणावर कृपादृष्टी फिरवणे अथवा आपणाला शिक्षा करणे यात तिचा हेतू शुद्ध आहे असेच तुम्ही समजावे व्यवहारात मुले पावलोपावली चुकत असतात ती चुकणारच मग त्या चुका एका मातेशिवाय अन्य कोण बरे सहन करील म्हणून आता निष्कपट बुद्धीने आपण त्या श्रेष्ठ आंबेला शरण जाऊ म्हणजे घालून भगवान विष्णू आपल्या प्रिय भार्येसह तत्क्षणी देवांबरोबर जाण्यास निघाले नंतर सर्व त्या भगवतीच्या मंत्राची पुरस्चरणी करू लागले काहींनी आंबेचे यज्ञ यथाविधी दे केले देवी या करून काही नी भगवती देवी संतुष्ट व्हावी म्हणून देवीची तृतीय तृतीयादी व्रते केली काही समाधीनिष्ठ होऊन तप करीत राहिले कित्येक जण देवीच्या मंत्राचा जप करू लागले काहीनी देवी सुप्तांचा जप करण्यास सुरुवात केली काही उत्सुकतेने तंत्र असा देवीच्या नावाचा उच्चार करू लागले कित्येकानी मंत्रांची पारायण केली काहीनी कृच्छ चांद्रायणादी तपे सुरू केली प्राणाग्नी प्राणाग्निहोमाचा प्रारंभ केला उरलेल्यांनी न्यासास आरंभ केला अशा प्रकारे सर्व देवांनी हिमालय पर्वतावर जाऊन हृदय निवासिनी जी भुवनेश्वरी देवी तिची मंत्रानी एकचित्ताने पूजा केली अशी अनेक वर्षे लोटल्यावर अकस्मितपणे चैत्र महिन्यातील नवमीला शुक्रवारी श्रुतींनी वर्णन केल्याप्रमाणे त्या देवी भगवतीचे अद्वितीय तेज सर्व देवांपुढे प्रकट झाले ते, ते चारी दिशेला स्थित असलेल्या चारी वेदा होते कोटी सूर्याप्रमाणे त्यांची प्रभा अलौकिक होती पण कोटी चंद्राप्रमाणे ते शीतल आणि आल्हाद्यावधी वीज लोटाप्रमाणे दैदिप्यमान होतेच शिवाय आरक्त असून अत्यंत श्रेष्ठ असे ते ते तेज होते तेज ते ते वर नाही बाजूला नाही मध्यही नाही असे सर्व दिशानी व्याप्त असे होते त्या लागत ते आणि पुरुष रूपही नव्हते रूप नव्हते अशा कुठल्याच प्रकारचे ते नव्हते त्याच्या दिप्तीने सर्व देवांचे नेत्र दिपून गेले त्यांना ते सहन होईन असे झाले अत्यंत धैर्य धरून करुण वदनाने त्यांनी डोळे उघडून ते तेज निरखुण पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मनोहोर असून स्त्री रुपांप्रमाणे असावे असे त्यांना वाटले तिचे रमणीय अवयव बांधेसुद होते ती नवयौवनाने युक्त असून रूपगुणाने श्रेष्ठ होती त्या कुमारीचे स्तनदवय पुष्ट होते आणि कमळाच्या कळ्यांपेक्षाही आकर्षक होते तिच्या नुपुरातील घागऱ्या खुळखुळत होत्या त्यांचा मंदस्वर श्रवणीय होता तसेच कमरपट्ट्यातील हुंगुरे मधुरनाद करीत होती सुवर्णाचे गोट तोडे तिला शोभून दिसत होते गळ्यातील शुभ अलंकारांनी तिला अनुपमे शोभा प्राप्त झाली होती त्या अलंकारात रत्न जडवलेली होती या सर्व कंठभूषणामुळे ती अतीव नयनमनोहर दिसत होती अत्यंत लहान अशा कीतकीच्या पानावर जसे काळे भ्रमर बसावेत तसे तिचे ते काळेभोर शोभून दिसत होते तसेच तिचा अत्यंत रमणीय नितम प्रदेश रोम राजेनी विशुभीत दिसत होता तिच्या मुखातील तांबूल कापराच्या तुकड्या सुवर्ण कुंडलांमुळे आगळीस शोभा प्राप्त झाली होती अष्टमीच्या चंद्राप्रमाणे तिचे कपाळ नाजूक होते आणि भिवया दीर्घ होत्या नेत्र रक्तकमलाप्रमाणे असून विस्तीर्ण होते नासिका सरळ आणि उन्नत होती तिचे आधार मधुर होते आणि ते ओष्ट अत्यंत मनोहर होते तिचे हात कुंदकड्यांप्रमाणे विभूषित होते वृद्धात तेजस्वी आणि सुंदर होती तिने आपल्या कर्णरंध्रांमध्ये चंद्र रेखाकृती अलंकार धारण केले होते तिचा केशपाश मल्लिका आणि मालती यांच्या पुष्पमाळाने सुशोभित झाला होता तिच्या मस्तकावरील केशर कस्तुरीचा तिलक उठून दिसत होता आणि तीन नेत्रानी ती युक्त असल्याने ती त्या अत्यंत रमणीय दिसत होती तिचे चारी हात अंकुश वरद आणि अभय या मुद्रांनी युक्त होते आणि तिच्या सर्व सौंदर्यात त्याची भर पडली होती ती तिच्या तीन नेत्रांमुळे तर फारच आकर्षक रीतीने खुलून दिसत होती तिची कांती डाळिंबीच्या पुष्पाप्रमाणे होती तिने लाल वस्त्र परिधान केले होते सर्व श्रेषाने ती परिपूर्ण होती तिला पाहून सर्व देवानीमस्कार केले तिच्या प्रसन्नतेमुळे तिच्या मुखावर अधिकच रमणीयता प्राप्त झाली होती ती गालातल्या सर्व गालात, गालात मिश्किल आणि नाजूखास्य करीत होती अशी ती निष्कपट करुणामूर्ती देवी सर्व देवांना दिसली त्या मूर्तीमंत करुणेला अवलोकन करून करुण सर्व देवांनी तिने वारंवार नमस्कार केले पण अत्यानंदाने त्यांचे कंठ दाटून आले होते म्हणून ते काहीच बोलू शकले नाहीत पण महत्प्रयासानी देवांनी आपले चित्त स्थिर केले ते भक्तीने अत्यंत नम्र झाले त्यांचे नेत्र प्रेमाश्रूंनी भरून आले होते ते सर्व हात जोडून त्या जगदंबेची स्तुती करू लागले देव म्हणाले नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततम नमहा नम प्रकृत्य भद्राय निहता प्रणता स्मता अशी देवीची स्तुतीची सुरुवात करून सर्वदेव म्हणाले हे देवी तुला आम्ही नमस्कार करतो तूच महादेवी शिवा असून आम्ही तुला वारंवार प्रणाम करीत आहोत हे देवी सर्वांची प्रकृती आणि सर्वाला कल्याण रूप असलेली शक्ती जी माया म्हणून प्रसिद्ध आहे ती तूच असून आम्ही एकचित होऊन तुला पुन्हा पुन्हा नमस्कार करीत आहोत अग्निसारखी आहे जी प्रखर आणि दैदिप्यमान आहे जिची सेवा केली असता कर्माला फल प्राप्त होते अशी जी देवी जी शक्ती दुर्गा देवी तिला आम्ही अनन्य भावाने शरण आलो आहोत तीच आपल्या सर्व भक्तांना प्रकाश पाडणाऱ्या आम्ही यज्ञ असून आमच्या सारखे ज्या देवीला बहुरूप मानतात आम्हाला प्रतिष्ठा आणि मान प्राप्त करून जी आम्हाला उन्मत्त बनवते जी प्राणवायुरूपी कामधेनु असून जी आम्हाला बलशक्ती देते अशी ती बहुरूपी बहुगुणी केल्यावर आम्हावर प्रसन्न होत्यूचाही नाश करते महादैत्याचा वध केला अशा तिला जी विष्णूची शक्ती असून पार्वती सरस्वती आदिती आणि दक्षकन्या आहे त्या पवित्र शिवेला आम्ही आज शरण येऊन नम्रतापूर्वक वंदन करीत आहोत आम्ही त्या महालक्ष्मीला संपूर्ण ओळखले असून तिची शक्ती आम्ही जाणली आहे म्हणून त्या शक्तीचे हे देवी आमचे वर प्रेमवर्षाव कर हे विराट स्वरूपी देवी तू जणू सूत्राची मूर्ती आहेस शरीरानी अव्यक्त आहेस आणि ब्रह्ममय आहेस म्हणून असे जे तुझे दिव्य भव्य स्वरूप आहे त्या स्वरूपाची आम्ही पूजा करतो त्या स्वरूपाला रज्जू सर्पा प्रमाणे सर्पमय हे केवळ आम्हाला तुझे ज्ञान नसल्यामुळे होते आणि हे सर्व जगही तसेच बंधनकारक भासते तुझ्याच ज्ञानाने हे देवी सर्व जग लय पावते म्हणून हे सर्वशक्तिमान शक्तिमान आमचा तुला प्रणाम असो हे देवी तू केवळ तत्व चितस्वरूप तत्पदाचा लक्षार्थ अखंड स्वरूप आणि वेदांचे तात्पर्य या सर्वांचे स्थान आहेस म्हणून अशा तुझ्या रूपा पुढे आम्ही नम्र होत असतो देवी तूच अन्नादी पाच कोशात वास्तव्य करूनही त्यापासून भिन्न आहेस जागृती सुषुप्ती आणि स्वप्न या तिन्ही अवस्थांची तूच साक्षी आहेस पण तू दृष्टिकाली दु पदाचा लक्षार्थ आणि गामत्व रूपाने व्यक्त होणारी आहेस यास्तव अशा या जगन्मातेच्या चरणी आम्ही मस्तक ठेवतो तूच प्रणवाचे स्वरूप आहेस रिंकार मूर्ती तूच आहेस तू निरनिराळ्या मंत्रात्मक असून तूच मूर्तिमंत करुणा आहेस म्हणून अशा या तुला आम्ही सातत्याने नमन करीत असतो अशा प्रकारे मणित द्वीपाची अधिपती असलेली आणि नित्यमणित द्वीपात वास्तव्य करणारी अशी जी देवी तिचे सर्व देवांनी मनपूर्वक स्तवन केले अशा रीतीने तिची स्त्रोत्रे गाईल्यावर जिचा स्वर मंत्र कोकळेसारखा आहे अशी ती देवी आपल्या मधुरवाणीने देवांना म्हणाली हे देवांनो आता माझी स्तुती पुरे मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे तुम्ही ज्या कारणासाठी माझे स्तवन के ते कारण मला सत्वर सांगा तुम्ही सर्वजण येथे का आला आहात मी नित्य वरदायी असून माझ्या भक्तांच्या मनकामना पूर्ण करते हे भाग्यवान देवांनो मी साक्षात आदी शक्ती सर्व देवांची वंछिते पूर्ण करण्यास समर्थ असून त्यासाठी सिद्ध आहे असे असताना हे देवांनो तुम्हाला चिंता करण्याचे कारण काय ते तुम्ही सांगा कारण मी माझ्या भक्तांना या दुःखरूपी सागरातून नेहमी मुक्त करीत असते तसेच मी तुम्हाला सत्य आहे असे समजा अशा प्रकारे देवीनी आपल्या प्रेमपूर्ण वाणीने देवांना अभय दिले त्यामुळे देवांची अंतकरणे अत्यंत संतुष्ट झाली सर्व देव निर्भय झाल्यामुळे उत्साह भरित झाले त्यांनी देवी पुढे हात जोडले आणि ज्या संकटामुळे सांप्रत ते दुःखी होते ते कारण त्यांनी देवीला सांगितले सर्वदेव देव भावनेने भावने होऊन देवीला म्हणाले हे देवी परमेश्वरी तू सर्वज्ञ असून तू सर्वसाक्षी रूप आहेस तुला अनाकलनीय असे या त्रिभुवनात काहीही नाही हे देवी हे महेश्वरी सांप्रत ब्रम्हदेवाच्या वरदानामुळे उन्मत्त झालेला दैत्यराज तारकासूर आम्हाला रात्रंदिवस त्रस्त करीत आहे त्यामुळे आम्ही पूर्णपणे पिढीलो आहोत हे कल्याणी त्याचा शिवाचा औरसपुत्राकडूनच मृत्यू होऊ शकेल अशी ब्रम्हदेवाने योजना केली आहे पण हे दयावती देवी सांप्रत शंकराला भार्या तू जाणतेच आहेस अशा वेळी तुझ्यासारख्या सर्वज्ञापुढे आमच्यासारख्या पामरांनी अधिक काही न बोलणेच बरे हे अंबिके आमच्या स्पष्ट बोलण्यातील जो आशय आहे तो तर आम्ही तुला निवेदन केलाच आहे म्हणून अभिमान धरण्याचे मनात येते तुझी सतत सेवा भावी, म्हणून आम्ही देह संरक्षणाची इच्छा करीत असतो तेव्हा हे देवी आमची प्रार्थनात्वाईक देवांचे ते हेतुगर्भ भाषण ऐकून ती जगन्माता देवी परमेश्वरी देवांना म्हणाली हे देवानु मी देवकार्य करण्याविषयी नेहमी तत्पर असते म्हणून माझ्या प्रेरणेने गौरी म्हणून विख्यात असलेली माझी शक्ती हिमालय पर्वतावर सत्वर निर्माण होईल ती शक्ती तुम्ही शंकराला अर्पण करा म्हणजे तुमचे जे कार्य आहे ते ती पूर्णत्वास नेल तसेच माझ्या चरणकमली तुमची नित्यभक्ती राहील हिमालय पर्वत सुद्धा परमभक्तीने माझी उपासना करीत असतो म्हणून त्याच्या गृहेिमालयाचा आणि इतर देवांचाही कंठ गैवराने दाटून आला त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले ते अत्यंत लीन झाले हिमालय म्हणाला हे महादेवी हे परमेश्वरी तू अनुग्रह ज्यादा करतेस तू सर्वश्रेष्ठ करतेष्ठ आन मज पाम जन्म घस निष्पापे खरोखर तुझे पितृत्व मारख्या जड़ाक जन्म घड़े तरी अशक्य होते प्रत्यक्ष अश्वमे यज्ञ करून अथवा समाधी तपश्चर्या करून मिळवलेल्या पुण्याने ही घटना घडणे असंभाव्य आहे पण तू आज अशक्य करीत आहे महादेवी आदिशक्ती या गरीब पामर हिमालयाची कन्या झाली खरोखरीच मी धन्य आहे माझे महाभाग्य अत्यंत थोर आहे अत्यंत महाभाग्यशाली अशी आता सर्व त्रैलोक्यात मला सत्कीर्ती लाभेल खरोखरच जिच्या उदरात अनंतकोटी ब्रह्मांडे सामावलेली आहेत अशी ती देवी ज्याची कन्या झाली असा महत्ग्यवान पुत्र ज्या वंशात जन्मासाला त्या माझ्या पूर्वपित्रांसाठी कोणते बरे उत्कृष्ट स्थान वास्तव्याकरता निर्माण केले गेले आहे तेच मला समजण्याचे झाले आहे हे देवी तुझे हे सांप्रच्य रूप जसे अत्यंत प्रेमपूर्ण आणि कृपार्द्र वाटते तसे सर्व वेदांतांनी सिद्ध केलेले तुझे ते रूप अव्यक्त असूनही ते कसे आहे ते तू मला सांग हे परमेश्वरी ज्या कारणाने मी सहज तुझ्या स्वरूपा पोहोचेन ते श्रुतींनी मान्य केलेले ज्ञान आणि भक्तियुक्त कर्मयोग हे सर्व तू मला कथन कर अशा प्रकारे ती आदी अत्यंत प्रसन्न झाली आणि प्रसन्न मुखकमल होऊन त्या देवी अंबेने श्रुतीतील गुप्त रहस्य देवांना सांगण्यास सुरुवात केली अध्याय एकतीसावा समाप्त